सर्ग एकतीस श्रीरामान म्हटले मनुष्य देह हा साळीच्या शेतात ओरडणाऱ्या बेडकाच्या कंठावरील त्वचे प्रमाणे या देहाचे जीवित हे एखाद्या उंच वृक्षावरील पानावरून लोंबणाऱ्या पाण्याच्या लहान या थेंबा चंचल आणि शंकराच्या मस्तकावरील चंद्रकले क्षय पावणार आहे आपल्या आपण मित्र यांच्या होणारा माणसाचा सहवास हा बेलीच्या जाळ्याप्रमाणे प्रगतीला प्रतिबंध करणार मोह वासना कुड्याचे झाड फुलून गेले नसतो कृतांतरूपी दुष्ट मांजर हे अखिल भूतरूपी उदयानं खाण्यासाठी टपून बसलेले असते आकाशातून सतत पाण्याचा प्रवाह चाललेला ले असतो अशा अवस्थेत जीवित रूपी अरण्यात प्रवास करण्यापासून उत्पन्न होणारा त्रास आपल्या उपायाने नाही सावित त्यासाठी काय केले पाहिजे कोणाचा आश्रय करावा असे प्रश्न मनात येतात अहो मुनिश्रेष्ठ या पृथ्वीवर तसेच जीवलोक किंवा स्वर्ग यात अशी कोणतीही क्षुद्र वस्तू नाही की जी आपल्यासारख्या महात्म्यांना रमणीय करता येणार नाही हा घातकी संसार चिंतेने कायमचा व्याप्त आहे मग मनुष्याला मूढ बनवणारा हा संसार गोड कसा होईल वसंत ऋतूत फुलांच्या योगाने पृथ्वी रमणीय दिसते तशाच प्रकारे सर्व तऱ्हेच्या इच्छा नाही शक होऊन या संसारामध्ये मनुष्य हा पूर्ण काम कसा होईल मनरूपी चंद्राला कामाचे ग्रहण लागलेले असून त्यातून मुक्त होऊन त्याचे आहला केव्हा उत्पन्न होईल हु। संसार हा आहे आणि या लोकातले तसेच परलोकातले सर्व भो नाशिवंत आहेत असा बोध यांना झाला आहे अशा आमच्यासारख्या माणसांनी संसाररूपी आरण्यातील विकट मार्गामध्ये कोणत्या महापुरुषाप्रमाणे वागावे ते आपणच मला सांगा संसारूपी समुद्रामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांना रागद्वेषरूपी महारो विषयपोहो आणि संपत्ती न बाधण्यासाठी उपाय कोणता हे धैर्यवंता पारा जर अग्निट टाकला तर त्यावेळी तो रसरूप असल्यामुळे जळत नाही त्याप्रमाणे अहो मुनिवर्य हे सांगा की कोणत्या ज्ञानामृताचा अवलंब केला म्हणजे मनुष्य संसारूपी अग्निमध्ये होणार नाही जशी समुद्रात पडलेल्या पाण्यामच अन्य गती नसते तशी जगात राहणाऱ्या मनुष्याला व्यवहाराखेरीत अन्य गती नसते त्यामुळे व्यवहार सोडता येणे अर्थातच शक्य नाही बरे व्यवहारातील केवळ वाईट क्रियापासूनच दुःख प्राप्त होते म्हणावे तर तसेही दिसत नाही अग्नीची कोणतीही ज्योती ही, ही दाहहीन असणे शक्यच नाही त्याप्रमाणे ज्यापासून राग द्वेष आणि सुख दुःख उत्पन्न होणार नाही अशी कोणतीच सत्क्रिया या जगात नाही मन हे नित्य विषयाचे चिंतन करण्यात निमग्न असते आणि त्याचे विषयावर असलेले अवलंबन जर नाहीसे करायचे असेल तर त्यावर तत्वज्ञान होण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय सापडणे शक्य नाही यासाठी आत्मज्ञानाचा माझ्या ठिकाणी उदय होईल असा उपाय व्यवहार करीत असताना जिच्या योगाने दुःख होणार नाही अशी एखादी युक्ती मला आपण सांगा त्या युक्तीचा पूर्वी कोणत्या महात्म्याने उपयोग केला होता आणि त्यामुळे त्यांचे मन शांत आणि पवित्र कसे झाले तेही आपण मला कथन करा हे भगवन मोहाची निवृत्ती होऊन ज्या योगे सत्पुरुष दुःख रित अशा स्थितीप्रत जाऊन पोहोचतात असा उपाय मला सांगाय जर अशा तरीचा उपायच नसेल तर मग बोलणे असूनही आपण मला तो स्पष्टपणे सांगत नसाल किंवा स्वतःच्या प्रयत्नाने मला चित्राची विश्रांती प्राप्त करून घेता येत नसेल तर खाणे पिणे वस्त्र परिधान करणे इत्यादी सर्व व्यापारांचा मी त्याग करेन कारण मी निरहंकार बनलो आहे संपत्ति व विपत्ती अशा प्रकारच्या स्थितीशी मला काहीही कर्तव्य नाही अहो मुनिवर्य आता देह देहत्यागाशिवाय मला कसली इच्छा नाही सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा महत्व मत्सर या गोष्टींचा त्याग करून एखाद्या चित्रातल्या मूर्तीप्रमाणे मी व्यापार बंद करून राहील अखेर श्वासोश्वासादे क्रियांचाही त्याग करून या देहरूपी अनर्थकारी अवयव समूहाचाही अंत करेल मी देहाचा कोणी नाही आणि देह माझा कोणी तसेच इतर कोणी लोकही माझे नाही तेल नाहीसे झाले म्हणजे जसा दिवा विझून जातो त्याप्रमाणे सर्व आपबी बांधवांचा त्याग करून मी हे कलेवर सोडून दिल यानंतर श्री वाल्मिकी पुढे म्हणाले एखाद्या मयुराने मोठमोठ्या मेघापुढे टाहू फोडून नंतर थकून गेल्यामुळे स्वस्थ बसावे त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात उदात्त विचारांचा उदय झाला आहे आणि जो स्वच्छ चंद्राप्रमाणे शोभायमान झाला आहे असा तो राम वशिष्ठाधिकांपुढे भाषण करून श्रांत होऊन अखेर स्तब्ध झाला इथे श्री महारामाने वैराज्य प्रकरणे एकवीस